दुसऱ्या दिवशी आणि साष्टांगदंड करून आदल्या दिवशी स्थिर केलेल्या विषयासंबंधी जिज्ञासा करू लागले ब्रजनाथाने विचारले प्रभू विभाव अनुभव सात्विक आणि व्याभिचारी या सर्वांसंबंधी आपण जे काही सांगितले आहे त्यावरून असे वाटते की हे सर्व भावच आहेत म यांच्यात स्थायी भाव कोठे आहे गोस्वामी हे सर्व भाव आहेत हे बरोबर आहे परंतु यांच्यात जो भाव हास्य आधी अविरुद्ध आणि क्रोध आदी विरुद्ध दोन प्रकारच्या भावास आपल्या आधीन करून आणि स्वयंप्रधान बनून अन्यान्य भावांच्या सम्राट रूपात विराजमान राहतो त्याचे नावच स्थायी भाव आहे भक्ताच्या हृदयात आश्रयगत कृष्णरतीच तो स्थायी भाव आहे पहा सामग्री वर्णनाच्या प्रसंगात त्या त्याची गणना विभावांतर्गत आलंबनामध्ये केली गेलेली आहे तेच भाव दुसऱ्या भावास आपल्या अधीन करून त्यातून काहींना रसाच्या हेतुरूपात आणि काहींना रसाच्या सहाय्यकरूपात ग्रहण करून स्वयं आस्वादन रूप होऊनही भाव धारण करतो अत्यंत गुढरूपात अनुशील भावांपासून वेगळे करून विचार करा स्थायी भावरूपरती मुख्य आणि गौण भेदा दोन प्रकारचे असते मुख्यरथी आणि गौणरती ब्रजनात मुख्यरथी कशाच म्हणतात गोस्वामी भावभक्तीच्या प्रसंगी ज्या शुद्धसत्व विशेष स्वरूपरथीची गोष्ट सांगितलेली सांगितली आहे तीच रती मुख्य आहे ब्रजनात आपण जेव्हा साधारण अलंकारशास्त्र वाचत होतो त्यावेळी संबंधी जी माझी धारणा झाली होती ती आज आपले विशुद्ध विचार ऐकून दूर झाली आहे आज मी हे यथायोग्य समजलो की जीवाचे शुद्ध स्वरूप जी आत्मगत मनोवृत्ती आहे त्यावरच भागवत्रस उदित होतो साधारण अलंकारा अलंकारिकांना कांनी कान्न, जारतीचा रथीचा उल्लेख केला आहे अथवा ते जारतीचा रथीचा उल्लेख करतात ती केवळ बद्धजीवाच्या जड शरीर आणि लिंग शरीराअंतर्गत मन आणि चित्ताचा आश्रय करून आस्वादित होते आता मी हे देखील समजलो की आपण ज्या रसाची व्याख्या करीत आहात तोच रस शुद्ध जीवाचे सर्वस्व धन आहे आणि बद्धजीव त्या रसास लाधिणीच्या कृपेने किंचित मात्रेत अनुभव करतो आता कृपया हे सांगावे की अर्थात रती अर्थात मुख्य रती किती प्रकारची असते ब्रजनाथाचा तत्वभूत पाहून तत्वबोध पाहून पाहून गुरु गोस्वामींच्या नयनातून आनंदाश्रूंच्या धारा बरसू लागल्या ते ब्रजनाथाचे आलिंगण करून म्हणाले तुझ्यासारखा शिष्य प्राप्त करून आज मी धन्य झालो ऐक मुख्यरथी दोन प्रकारचे असते स्वार्थी मुख्यरथी आणि परार्थी मुख्यरथी ब्रजनाथ स्वार्थी मुख्यरती कशाच म्हणतात गोस्वामी स्वार्थीरती अव अविरुद्ध उत्पन्न होतो ब्रजनाथ परार्थी मुख्यरती कशाच म्हणतात गोस्वामी जीरती स्वयंसंकुचित भावाने अविरुद्ध आणि विरुद्ध दोन्ही प्रकारच्या भावांना ग्रहण करते तिला परार्थी मुख्यरती म्हणतात मुख्यरथीचा आणखीन एक प्रकारचा विभाग आहे ब्रजनात कुठला गोस्वामी मुख्यरथी पाच विभागात विभक्त आहे शुद्ध दास्य सख्य वासल्य आणि मधुर ज्या प्रकारे एक सूर्य स्फटिक भिन्न भिन्न पात्रांवर प्रतिबिंबित झाल्यावर भिन्न भिन्न प्रकारे पाहता येतो त्याच प्रकारे स्थायी भावाचा रथी ताई भावाचे रथिथाच्या भेदाने वैशिष्ट्य लक्षित होते शुद्धरथी शुद्ध तीन प्रकारची असते आणि शांत साधारण लोकांची आणि बालकांची कृष्णाप्रती जी रथी असते तिला सामान्य रथी म्हणतात नानाविध भक्तांसंबंधी त्यांच्या आपल्या मतानुसार वेगवेगळ्या साधनांद्वारे विविधतेस प्राप्त साधकांची रथी स्वच्छरती म्हणली जाते साधकास ज्या प्रकारच्या भक्तांचा संघ प्राप्त होतो साधकाची रथी स्फटिक म्हणाप्रमाणे त्याच प्रकारचा भाव धारण करते म्हणूनच याचे नाव स्वच्छरथी आहे या रथीस प्राप्त झालेली व्यक्ती कधी कृष्णास प्रभू स्तंभ संबोधून स्तव करते कधी मित्र संबोधून परिहास करते कधी पुत्र मानून पालन पोषण करते कधी कांत संबोधून उल्लसित होते आणि कधी परमात्म्याची भावना देखील करते समगुणयुक्त होऊन आपल्याच मनाने विषय वासनां काढून टाकल्यावर जो मनास आनंद होतो त्यास समस्वभाव म्हणतात अशा समस्वभावी पुरुषांची परमात्मा ज्ञानाने कृष्णाप्रती जी रथी होते तिला शांतरती म्हणतात दास्य सख्य वासल्या स्वादांचा या रथीशी संपर्क न झाल्याने केवला आणि संकुला या भेदाने दोन प्रकारचे असतात जेथे केवळ एकरती कार्यरत कार्य कर, करते तेथे दुसऱ्या रथीचा गंधन असल्याने तिला केवला म्हणतात व्रजाणूग रसाल आदी वृत्त्यांमध्ये श्रीधाम आदी सखांमध्ये तथा नंद आदी गुरुजनामध्ये केवला रथी असते जेथे दोन अथवा अधिक रती एकत्र मिळतात तिला संकुला रथी म्हणतात उद्धव भीम आणि ब्रजेश्वरीची धात्री मुखेरी मुखेरेची रती संकुला म्हणविली जाते ब्रजनाथ आधी माझी अशी धारणा होती कि ब्रजाणूक भक्तांमध्ये शांतरती नसते परंतु आता पाहतो आहे की ब्रजामध्ये किंचिन मात्रेत शांतरती सुद्धा असते जड अलंकारिकांनी कारिकांनी शांत रती धर्मात रतीचा अभाव मानला आहे परंतु परब्रम्हतीमध्ये ती अवश्य लक्षित होते आता दास्यरतीचे लक्षण सांगण्याची कृपा करावी गोस्वामी कृष्ण प्रभू आहेत आणि मी दास आहे या बुद्धीने ज्या अराध्यराध्यवात्मिक रतीचा उदय होतो, तीला दासे रती का उदय हो तो तिना दास्यरथी कीति आराध्या होते त्यांची नहीं ब्रजनाथ सख्यरती है गोस्वामी जे श्रीकृष्णस अपने समान समझ दृढ़ विश्वास करता रथी सख्यरतीकेपना हास्यपरिहास हो ब्रजनाथ लक्षणे सांगण्याची कृपा करावी गोस्वामी कृष्णाच्या गुरुजनांची श्री कृष्णाप्रती जी अनुग्रहमयी रथी असते तिला वालन पालन मांगल्य क्रिया आशीर्वाद आणि चुबुक चिबुक हनुवटी स्पर्श आदी क्रिया असतात ब्रजनात कृपा करून मधुरतीची लक्षणे सांगावीत गोस्वामी मृगनयनी ब्रजांगणा आणि श्रीकृष्णाच्या मध्ये ज्या स्मरणदर्शन आदी अष्टविध रूपा जी रथी होते तिला रती म्हणतात यात कटाक्ष, ब्रुक्षेप, प्रियवाणी आणि हास्य आदी कार्य होतात ही रथी शांतपासून मधुरपर्यंत उत्तरोत्तर आस्वादशालीनी आणि उल्हासमयी असते तथा भक्तभेदा नित्यविराजमान राहते येथपर्यंत संक्षेपात पाच प्रकारच्या मुख्यरथींचे लक्षण सांगितले ब्रजनात आता अप्राकृत रस संबंधीनी गवणीरथीची व्याख्या करा गोस्वामी संकोचमयी रथीद्वारे विभाव अर्थात आलंबनजन्य जे भावविशेष स्वयंप्रकाशित होतात त्यांना गवणीरथी म्हणतात हास्य विस्मय उत्साह शोक क्रोध भय आणि जुगुस जुगु, जुगु, जुगुप जुगुप्सा निंदा हे सात गण भाव आहेत प्रथम सहा गौण भावांमध्ये कृष्ण भाव संभव आहे शुद्धरथीचा उदय झाल्यावर भक्तजनाच्या जड शरीरात तथा शरीराच्या कार्यात जो जुगुपसेचा अर्थ अर्थात निंदेचा उदय होतो रसविचाराने तीच सप्तम रथी आहे शुद्धसत्व विशेष रूप रथीमुळे हास्य आधी भाव भिन्न असूनही परार्थी मुख्यरतीच्या योग्य हेतू यांच्यात अर्थात हास्य आदींमध्ये देखील रथि शब्दाचा प्रयोग होतो जसे हास्यरती विस्मयरती इत्यादी गौणीरती कुठल्या समयी कुठल्या भक्तामध्ये स्थायित्व लाभ करते परंतु सर्वत्र असे होत नाही म्हणूनच ही सामायिक आणि अनियत धारा जी धारा रा, धारा प्रवाह रूपात प्रकाशित होत नाही या नावाने व्यक्त आहे काही काही ठिकाणी ही प्रबळ होऊन शुद्ध सहजरतीचा देखील तिरस्कार करून आपले प्रभुत्व स्थापित करते अलंकारात हास्य, करुण आदी आठ प्रकारचे भाव सांगितले गेले आहेत आता मी समजलो की भावाचा असा विभाव केवळ तुच्छ नायक नायिकांच्या जडियरसात शोभा प्राप्त करू शकतो चिन्मय ब्रजरसात त्याला ताण नाही चिन्मय रसात केवळ शुद्ध आत्म्याचीच क्रिया असते तेथे मनाची क्रिया पोहचू शकत नाही म्हणूनच महाजन अर्थात भक्त महात्म्यांनी रथिला स्थायी स्वभाव स्थिर करून त्याच्या मुख्य भावास पाच प्रकारच्या मुख्य रसांमध्ये तथा गौण भावास सात प्रकारच्या गौण रसांमध्ये विभक्त केले आहे हेच विभाजन योग्य आहे आता कृपा करून हास्यरथीची लक्षणे सांगावीत गोस्वामी वाक्य वेश आणि कृती आदींच्या विकृतीने चित्तात विकासकारी हास्यरतीचा उदय होतो यात नेत्र विकास, नासिका, ओठ आणि डोक्यास स्पंदणे आदी होतात हे हास्य कृष्णासंबंधी चेष्ट आणि स्वयंसंकोचमयी रथीद्वारे अणुगृहित होऊन हास्यरती म्हणली जाते ब्रजनाथ विस्मयरथीची लक्षणे सांगा गोस्वामी एखाद्या अलौकिक विषयास पाहून चित्तात जो विकार होतो त्यास विस्मय विस्मय म्हणतात हा विस्मय कृष्णा संबंधी झाल्यावर वि, रती म्हणविली जाते यात डोळे विस्वारून पाहणे वाह वाह आदी साधुवाद आणि पुलक आदी अनुभव प्रकट होतात ब्रजनात रतीची लक्षणे काय आहेत गोस्वामी साधूंच्या द्वारे प्रशंसित कुठल्या मोठ्या कार्यात दृढमनाची जी शीघ्रातिशिघ्र आसक्ती असते त्यास उत्साह म्हणतात यात शीघ्रता धैर्य त्याग आणि उद्यम आदी लक्षित होतात ब्रजनाथ क्रोधरतीची लक्षणे काय आहेत भ्रुकुटी ताणणे डोळे लाल होणे आदी विकार अनुभूत होतात ब्रजनाथ भयरतीची काय लक्षणे आहेत गोस्वामी एखादे भयंकर दृश्य पाहून चित्ताची अत्याधिक चंचलता होणे म्हणजेच भय होय होय यात आत्मगोपन हृदय शुष्कता आणि पडण्याची लक्षणे सांगा गोस्वामी निंदित विषयांचे दर्शन श्रवण अथवा स्मरण आदींमुळे जो संकोच लज्जा होते त्याला जुगुप्सा म्हणतात यात थू थू करणे मुख बाकडे करणे तसेच छी छी करणे आदी लक्षणे प्रकाशित होतात ही सर्व लक्षणे कृष्णाच्या अनुकूल रती आहेत हे केवळ मानवी चित्तांचे विकार मात्र आहेत ब्रजनात भक्ती रसात एकूण किती भाव आहेत गोस्वामी आठ स्थायी भाव तेहतीस संचारी भाव आणि आठ सात्विक भाव असे एकोणपन्नास हे भाव आहेत हे भावसमूह जर प्राकृत असतील तर ते त्रिगुण त्रिगुणत्पन्न सुखदुःखमय असतात आणि जर हे कृषीकृष्ण स्पुरणमय असतील तर अप्राकृत आणि त्रिगुणातीत प्रौढानंदमय असतात आणखीन काय तर विषादेखील कृष्णासंबंधी झाल्यावर परम सुखमय असतो श्री रूपगोस्वामींनी म्हटले आहे की कृष्ण आणि कृष्णप्रियादी आलंबनाच्या रूपात रथीची कारणे आहेत स्तंभ आदी रथीची कार्य आहेत निर्वेद आदी रथीचे सहाय्यक आहेत बदन, यांची कारण, असते रथी विषय आस्वादनाची योग्यता विभावित करते अर्थात उत्पन्न करते म्हणूनच पंडितजन यास विभाव म्हणतात या विभावित रथी विस्तृत करून अनुभव करविण्यामुळे नृत्य आधीच अणुभाव म्हटले गेले आहे या विभावित आणि अनुभवित रतीस जो निर्वेद निर्वेदा भावांचा संचार करून विचित्र बनविते तिला संचारी भाव म्हणतात सात्विक भावसमूह देखील सत्वबोधक कार्य करवितात म्हणूनच त्यांना सात्विक भाव म्हणतात भगवंत संबंधी काव्य आणि नाट्य आदी शास्त्रांमध्ये पारंगत भक्तजन सेवेलाच विभावाचे आदी सांगतात वास्तविक हे रथीच्या अंतर्गत असलेले भावसमूह अचिंत्य रूप विशिष्ट महाभक्तीविला म्हटले गेले आहे महाभारतात असा सिद्धांत निश्चित केलेला आहे की जे भावसमूह चिंतेच्या पलीकडचे आहेत त्यांच्या संबंधी तर्क करणे योग्य नाही प्रकृतीच्या पलीकडील तत्वच अचिंत्य तत्व आहे अचिंत्य कृष्णाचे रूप रसत मनोहराच्या प्रकाशित करते आणि दुसरीकडे कृष्ण रूप आधी अनुभूत होऊन रतीस विस्तृत करतात म्हणून विभाव अनुभव सात्विक आणि व्याभिचारी भावसमूह रतीचे सहाय्यक आहेत आणि रती देखील त्या भावांची सहाय्यक आहे ब्रजनात कृष्णरती आणि विषयरथी मध्ये काय अंतर आहे गोस्वामी विषयरथी लौकिकी असते परंतु कृष्णरती अलौकिकी असते लौकिकी रती संयोगात सुखमयी आणि वियोगात नितांत दुःखमयी असते नितांत दुःखदायी असते कृष्णरती भगवंताच्या प्रेमी व्यक्तींमध्ये युक्त झाल्यावर उदय करती एक अत्यंत अद्भुत आनंद विवर्ताचे रूप धारण करते श्रीमन महाप्रभू आणि राय रामानंद संवादात राय रामानंदांनी स्वरचित पहिलेही राग नयनभंगे व्हिएल या पद्यात वियोगाच्या अद्भुतानंद विवर्ताची व्याख्या केली आहे त्यात आरती भावाचा आभास मात्र प्राप्त होतो परंतु खंड वस्तू म्हणतात त्याचे उत्तर काय आहे गोस्वामी जड रस वस्तूत प्रकाश्य खंड वस्तु आहे कारण सामग्री मिळाल्याने स्थायी भाव रसरूपात व्यक्त होतो त्याआधी तो अव्यक्त असतो परंतु अप्राकृत चिन्मय रसाच्या संबंधी असे नाही सिद्ध अवस्थेत हा नित्य अखंड आणि स्वप्रकाश असतो अवस्थेत रूपात अनुभूत होतो लौकिक रस वियोगात नसतो परंतु अलौकिक रस संसार वियोगदशेमध्ये अधिक शोभा प्राप्त करतो लाधिणी महाशक्तीच्या विलासरूपात हा रस परमानंद तादम्य लाभ करतो स्वयं रस आहे तो तर्ती आहे कारण अचिंत आहे गोस्वामी रती मुख्य रूपाने एकच आहे आणि गौण रूपात सात आहेत म्हणूनच एकूण मिळून रती आठ प्रकारची आहे त्याच प्रकारे मुख्य रस पाच प्रकारचे असूनही एक आहेत आणि गौण रस सात प्रकारचे आहेत म्हणूनच रस देखील आठ प्रकारचे आहेत ब्रजनाथी ही कृपया नाव नावे सांगा जितके ऐकतो आहे श्रवण करण्याची इच्छा तितकीच अधिक वाढते आहे गोस्वामी श्री रूप गोस्वामी भक्तीरसामृत सिंधू मध्ये म्हणतात मुख्यस्तू पंचधा शांत हा, प्रीत प्रियांश यथा अद्भुतस्तथा मधुरष्ट सप्तधा मुख्य भक्तीरस पाच आहेत शांत प्रीत प्रेय वसल आणि मधुर या पाचांमध्ये पहिल्यास पाहिल्यास पहिल्यास दुसऱ्यापेक्षा दुसऱ्यास तिसऱ्यापेक्षा तिसऱ्या जवध्या चौथ्यापेक्षा चौथ्यास पाचव्यापेक्षा क्रमशः कनिष्ठ समजावे गौण भक्ती रस देखील सात प्रकारचे आहेत हास्य अद्भुत वीर करुण रौद्र भयानक आणि बिभस्त ब्रजनाथ चिन्मय रसात भाव शब्दाचा अर्थ काय आहे गोस्वामी चितविषयात अन्यन्य बुद्धियुक्त पंडितगण भावनेविषयी गाढ चितसंस्काराद्वारे आपल्या चितात ज्या भावास उदित करवितात तोच या रसतंत्रात भाव शब्द वाच्य असतो मी आधीच म्हटले होते की भाव दोन प्रकारचे असतात चिंत्यभाव आणि अचिंत्यभाव चिंत्यभावांविषयी तर्क करता येतो कारण बद्धजीवांच्या बद्धमनात ते समस्त भाव उदित होतात ते सर्व जडधर्म प्रस्तुत असतात जडधर्म प्रसूत असतात म्हणूनच यांच्याविषयी चिंतन करता येते ईश्वराच्या विषयी सुद्धा त्यांचे जे जड भाव आहेत ते चिंत्यभाव आहेत वास्तविक ईश्वरासंबंधी भाव चिंत नसतात कारण ईश्वर तत्व जडाच्या पलीकडील आहे परंतु ईश्वरत जडातीत आहे आणि त्यात चिंत्यभाव नसतो म्हणून ईश्वर तत्वात कुठलाच भाव नसतो असा विचार करणे चुकीचे ठरेल ईश्वर संबंधात समस्त भाव आहेत परंतु जड मनाच्या चिंतेच्या पलीकडले असल्याने अचिंत्य आहेत त्या अचिंत्य करता करता। अचिंत्य भावास सामग्री रूपात स्वीकार करा असे झाल्याने तुमच्यात नित्यसिद्ध अखंड रसाचा उदय होईल ब्रजनाथ प्रभू याविषयी गाढसंस्कार कशास म्हणतात गोस्वामी बाबा संसारिक विषयांमध्ये आसक्त होऊन जन्मजन्मांतरापर्यंत कर्मचक्रात भटकत भटकत प्राणिका आत्मसत्तेमध्ये जी विशुद्ध चित्तवृत्ती होती तीच यावेळी विकृत झाली आहे आता यावेळी तुमच्या पूर्वपूर्व सुकृतींच्या प्रभावाने प्राप्त सत्संगात भजन प्रक्रियेद्वारे जे संस्कार बनतात त्याद्वारे तुमचे विकृत संस्कार दूर झाल्यावर तुमचा प्रगाढ होईल अचिंत्यूपात ब्रजनाथ मला हे जाणण्याची इच्छा आहे की रसत कुणाचा अधिकार असतो गोस्वामी जे पूर्वोक्त कर्मानुसार प्रगाढ संस्काराद्वारे अचिंत्यभावास आपल्या हृदयात आणू केवळ तेच साधक रसतवाचे अधिकारी आहेत दुसऱ्यांचा यात अधिकार नाही श्री रूप गोस्वामींनी म्हटले आहे व्यतित्य भावना बाम स्वत ते सरसोमत ब्रजनाथ या रसाचे अनाधिकारी कोण आहेत ज्या प्रकारे अनाधिकारी व्यक्ती जवळ रसाविषयी अपराध आहे प्रभू कृपा करून आम्हाला सतर्क करावे गोस्वामी जे वैराग्य शुद्ध भक्तीच्या प्रति उदासीन असते त्यास फलगु वैराग्य म्हणतात त्याचप्रकारे जे ज्ञान शुद्ध भक्तीच्या प्रति उदासीन असते त्यास शुष्क म्हटले जाऊ शकते हे फलगुवैराग्य हे फलगुवैरागी शुषतर्णमी कर्ममी आणि शुष्क ज्ञान पर्व वाले उत्तरमीमांचे प्रशंसक पुरुष भक्तीच्या आस्वादनात बहिर्मुख पुरुष कैवलद्वैत्य के केवलाद्वैत द्वैतवादी रूप जडमीसक पुरुष या सर्व व्यक्ती रसविषयी अनाधिकारी आहेत रसिक भक्तगण या अनाधिकारी व्यक्तींपासून कृष्ण भक्ती रसाचे महानिधीचे रक्षण केले जाते ब्रजनाथ आज आम्ही धन्य झालो आम्ही आपल्या श्रीमुखातील आज्ञा सर्वतोभावाने पाळू ब्रज विजय कुमार मी सर्वसाधारणपणे श्रीमद पाठ करतो त्यातून जे अर्थ उपार्जन होते त्यातून आपल्या संसाराचा निर्वाह करतो परंतु श्रीमद भागवत तर आहे अशा प्रकारे ना गोस्वामी अह श्रीमद भागवत भागवत ग्रंथ सर्व शास्त्र शिरोमणी आणि निगमशास्त्र फलस्वरूप आहे प्रथम स्कंदाच्या तृतीय श्लोकात जसा निर्देश दिला आहे तसेच करावयास हवे मुहो रसिका भुविरिक श्रीमद बाबा या व्यवसायास त्वरीसोड तू रस पिपासू आहेस रसाप्रती आता आणखीन अपराध करू नकोस रसो वई सह या वेदवाणीमध्ये असे म्हटले आहे की रसच कृष्ण स्वरूप आहे जीविका निर्वाह करण्याकरिता अनेक व्यवसाय आहेत तू त्यांच्याद्वारे जीविका निर्वाह करावास सर्वसाधारणपणे श्रीमद भागवताचा पाठ करून अर्थसंग्रह आता करू नकोस हो जर कुठे रसिक श्रोता भेटला तर विना वेतनवादक्षिणा त्याच परमानंदाने श्रीमद भागवत श्रवण करू शकतोस विजय प्रभू आज एक आज एका भयंकर अपराधापासून आपण माझे रक्षण केलेत केले आहे यापुढे मी असे करणार नाही पण याआधी मी हा जो अपराध केला आहे त्याचे काय होणार गोस्वामी हे अपराध दूर होतील सरळ हृदय आणि रसांच्या शरणागत झाल्यावर रस तुला अवश्य क्षमा करतील या करिता तू चिंता करू नयेस विजय प्रभू एखाद्या नीच आपल्या शरीराचे पोषण करीन परंतु अनाधिकारी जवळ असे रस करणार नाही आणि त्यांच्याकडून अर्थोपार्जन करुण ही रसकीर्तन करना नाही। गोस्वामी बाबा तुम्ही आत्मसात भक्ति ऐसी दृढ़ता संभव नहीं तुम्हें नवदीप धामवासी आहत श्री श्री गौरहरी ने तुम्हारे सर्व शक्ति प्रदान के लिए समाप्त